पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील फुलाचा प्रयोग प्रकरण पाचवे समुद्राकाठच्या तुरुंगात फुलाला राजधानीतील तुरुंगात ठेवणे धोक्याचे होते केव्हा लोक बितरतील त्याचा नेम काय राजाने समुद्राकाठच्या एका दूरच्या तुरुंगात फुलाची रवानगी केली फुलाची खोली एका होती त्या खोलीला एकच खिडकी होती फुला उडी मारी व त्या खिडकीतून उचंबळणारा समुद्र बघे समुद्राच्या लाटांवरचा फेस बघे तुरुंगाच्या बागेतील फुले पाहून त्याला आनंद होई आपल्याला बागेत पाठवतील का कामाला येतील का फुलांना हात लावता येतील का प्रयोग करता असे त्याच्या मनात येई परंतु त्याला खोलीतून बाहेर काढण्यात येत नसे खोलीतच त्याचे स्नान खोलीतच शौच मुखमार्जन तेथेच भोजन तेथेच शयन तेथेच चिंतन तेथेच मनन ती खोली म्हणजे सारे काही त्याला दोन मडकी देण्यात आली होती फुलाने एका मडक्याची कुंडी गेली खिशातील एक कलम त्याने त्या कुंडीत लावले एका शिपायाजवळून त्याने माती घेतली होती त्या मडक्यात माती भरून त्यात तो प्रयोग करू लागला निळ्या फुलावर सोनेरी छटा उठवण्याचा प्रयोग मडक्यातील वेल वाढू लागली कोवळी पाने फुटली ती पाणी पाऊन फुलाला आनंद होई त्या पाण्यांकडे तो दिवसभर बघत बसे समुद्राकाठच्या खिडकीतून एके दिवशी एक पक्षी खोलीत कोठून आला तो पक्षी निळा निळा पक्षी त्या खोलीत येऊन तो पक्षी गाणे गाई काही वेळ त्या खिडकीत बसून निळ्या समुद्राकडे पुन्हा उडून जाई तो पक्षी आपल्या आत्याकडून का आला होता आत्याला निरोप घेऊन तो येतो की काय असा विचार फुलाच्या मनात आला आत्याची आठवण येऊन फुला सदगदीत झाला तो पक्षी आला फुला तो पक्षी की फुला प्रेमाने बघे त्या पक्षासाठी आपल्या भाकरीतील तुकडा तो ठेवी पक्षी येताच तुकडा फेकी पक्षी खाली येई व चोचीने तो तुकडा घेऊन पुन्हा खिडकीत बसे पुढे पुढे तर फुलाच्या हातातूनच तो पक्षी तुकडा घेई पक्षी फुलाचा मित्र वडला एके दिवशी जोडपे तेथे ते आले नर व बाधी दोघे आली फुलाने दोघांना दोन तुकडे दिले त्या जोडप्याने खोलीची पाणी केली एके एकेठिकाणी घरटे बांधण्याचे त्यांनी ठरविले दोघे गवत पाला काड्या चिंधे आणू लागली घरट्याचे काम सुरू झाले नर व बादी दोघे खपत मधून मधून गोड गोड गाणी गात एकमेकांच्या चोचीत चोच घालीत फुलाच्या डोक्यावरून भुर्र करीत खोलीत फेऱ्या घरटे तयार झाले मादीने त्यात अंडी घातली माधी घरट्यात बसून राही अंड्यांना उब देई फुला समुद्राकाठच्या तुरुंगात गेल्यापासून कळी दुःखी झाली कळीला वाटत होते की आता हा कैदी आपल्या तुरुंगात राहील रोज त्याला भेटता येईल त्याच्याजवळ बोलता येईल लिहा वाचायला शिकता येईल परंतु तिची निराशा झाली तिला वाईट वाटले तिचा आनंद असताच गेला ती ना खाई ना पीई ती एकटी बसे ती ना हसे न खेळे ती फिकट दिसू लागली ती अशक्त झाली शेवटी ती अंथरुणाला खेळली कळे तुला काय होते पित्याने विचारले मला सांगता येत नाही काहीतरी होत आहे खरे मला काही सुचत नाही काही रुचत नाही मला कंटाळा आला आहे कुठे जायचे बा, बाबा समुद्राकडे घ्या ना बदली करून किती दिवसात मी समुद्र पाहिला नाही अगदी लहानपणी पाहिला होता समुद्राच्या लाटात पुन्हा एकदा डुंबू दे खेळू दे वाळूत किल्ले बांधू दे बाबा नदीला समुद्राकडे जावेसे वाटते तसे मला झाले आहे उचंबाणार समुद्र पाहून तुमच्या कळीचे मन उचंबळेल मी सुंदर सुंदर शिंपल्या गोळा करीन सुंदर खडे गोळा करीन घ्या बदली करून अर्ज करून बघतो परंतु तू खात जा पीत जा कळे तू दुःखी असलीस म्हणजे मला मग काही सुचत नाही तू आनंदी रहा, मी का मुद्दाम दुःखी असते बाबा खोटे खोटे हसू किती वेळ टिकणार खोटे हसणे खोटे रडणे म्हणजे अळवावरचे पाणी डब्बू साहेब कुठेतरी समुद्राकाठच्या तुरुंगावर बदली व्हावी मुलगी आजारी आहे तिला तिथे बरे वाटेल असे लिहून अर्ज केला अर्ज राजाकडे गेला राजाने विचार केला फुला प्रथम या अधिकाराच्या ताब्यात होता फुला ज्या तुरुंगात आहे त्या तुरुंगात त्याची बदली केली तर बरे होईल असे राजाला वाटले शेवटी डब्बूची बदली झाली या समुद्राकाठच्या तुरुंगाचा अधिकारी म्हणून तो गेला कळी अर्थात तेथे ते ते गेली डब्बूसाहेब तुरुंगाची पाहणी करीत होते पाहता पाहता कोठडीजवळ तेथे ते फुला होता तो उभा होता बागेकडील फुलांकडे बघत होता काय ठीक आहे ना फाशीतून वासला आता नीट वागा तुरुंगाची शिस्त पाळा मी मोठा कडवा आहे शिस्त पाळणाऱ्याला मी चांगला आहे शिस्तभंग करणाऱ्याला मी वाईट आहे डब्बू साहेब म्हणाले डब्बू साहेब निघून गेले फुला पाहत होता त्याला आनंद झाला होता कळीही आली असेल ती येईल ती भेटेल ती बोलेल फुलाने खोलीत उड्या मारल्या खिडकीतून भरती आलेला समुद्र त्याने पाहिला त्याच्याही मनात सुखकारक कल्पनांच्या लाटा उसळत होत्या आनंदाला भरती आली होती दुपारची एक दोन वाजण्याची वेळ होती डब्बू साहेबांची ती वामकुक्षेची वेळ पिता निजला आहे असे पाऊन कळी उठली ती एकदम फुलासमोर येऊन उभी राहिली दोघे असली आनंदली तिने गजातून आपले हात आत घातले त्याने ते धरले तो तिच्या हातावर बोटाने लिहू लागला काय लिहित होता समजले काय लिहिले ते त्याने विचारले हो ती म्हणाली काय लिहिले ते सांग माझे तुझ्यावर प्रेम आहे असे ना लिहिलेत नाही काही मग काय लिहिलेत तुला अद्याप वाचता येत नाही तू वेळी आहेस मी तुमच्या डोळ्यांवरून वाचले तुमच्या स्पर्शावरून वाचले तुमची बोटे थरथरत होती त्यावरून वाचले अक्षरे मला वाचता येत नाहीत परंतु डोळे वाचता येतात मी तुम्हाला आवडत नाही आवडतेस आता मला वेडी नका ठेवू मला शहाणी करा मी पाटी घेऊन येत जाईन मला धडा देत जा मी भराळावर शिकेन म्हणजे तुम्हाला अधिक आवडेन खरे ना असे म्हणून कळी निघून गेली दुसऱ्या दिवसापासून तिथरुंगातील शाळा सुरू झाली कळीचे जीवन फुलू लागले फुला खतपाणी घालू लागला कळी पाटी आणी फुला गजातून ती घेई तिच्यावर तो अक्षरे लिही तो तिला उजळणी सांगे ती अक्षरे वाचायला सांगे मग कळी खाली जाई ती खोलीत बसेव गिरवी धडापाठ करून ठेवी तुमचे नाव कसे लिहायची मला शिकवा आज ती म्हणाली आधी स्वतःचे नाव लिहायला शिक माझ्या वस्तूंवर मी तुमचे नाव लिहिणार आहे माझ्या रुमालावर माझ्या उशीवर माझ्या अंगातल्यावर मग त्या वस्तू माझ्या होतील मी तुमची आहे म्हणून माझ्या वस्तू तुमच्या नाहीत का हसता काय शिकवाना तुमचे नाव काय आहे तुमचे नाव कळी फुल्ली म्हणजे काय होते फुल त्या फुलाला हाक कशी मारशील फुला अरे फुला अशी हेच माझे नाव दोनदा घेतलेच माझे नाव फुला का तुमचे नाव किती छान नाव साऱ्या जगाला फुला असे सांगता वाटते सर्वांना फुलवणारे फुला असे सांगणारे या कळीला फुलवणारे फू फु कसा लिहायचा सांगा ना त्याने पाठीवर स्वतःचे नाव लिहून दिले फुला फुला असे अोकी कई निघन गए